पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण पहिले पूर्वजांची पूर्वकथा व जन्म महात्मा ज्योतिराव फुले यांचे पूर्वज मूळ सातारा जिल्ह्यातील कटगुन या खेड्याचे राहणारे होते त्यांचे उपनाव गोरे खेडेगावच्या त्यावेळेच्या परिस्थितीच्या मानाने गोरे हे उद्योगधंदा करून सुखाने आपला काळ कंटीत असत ज्योतिरावाचे पूर्वज जातीने माळी असून त्या गावचे वतनदास चौगुले होते शुद्रांजवळ संपत्ती झाल्यास ती त्याने ब्राह्मणास अर्पण करावी या मनुस्मृतीच्या आधारावर लोकांकडून धनधान्य हक्काने उपटण्याच्या पेशवाईच्या भर आमदान बऱ्याच ठिकाणच्या ब्राह्मणांनी दिवसाडवळ्या प्रयत्न सरविला होता आणि तोच प्रयोग गोऱ्यांवर करण्यात आल्यामुळे तेथील ते भट कुळकन्यांपाशी ज्योतिरावांच्या पंजांचे वागडे आले मनस्वी त्रास झाल्यामुळे अन्यायाची चिडी येऊन पेशवाईच्या भर जवानीच्या काळात त्या माणीवादाऱ्याने कुळ करण्यास तरवारीने छाटून काढले व तो पुणे जिल्ह्यात खणवडीस येऊन राहिला तेव्हा तेथे त्यास शेटीबा या नावाचा मुलगा झाला मातारा शेटीबा हा एकुलता एक मुलगा असल्यामुळे व माताराने त्याचे फाजी लाड पुरविल्यामुळे शेटीबा अर्थातच थोडा चैनी बनला त्यामुळे खेड्यातील कमाईवर त्याचा गुजारा लागेना म्हणून शेटीबा पुण्यास येऊन रहावे लागले तेथे त्याला राणोजी कृष्णा व गोविंदा असे तीन पुत्र झाले गरिबीमुळे शटीबाच्या तीनही मुलांना लहानपणीच एक पैसा रोजावर दुसऱ्याच्या शिया राखण्याचे काम पत्करावे लागले शिया राखण्याचे काम करून ती मुले धन्याचे इतर कामही करीत असत मुलांचा उद्योगी स्वभाव धन्यास आवडल्यामुळे त्यांनी त्याच फुलांचे शेले पागोटे गाद्या उषा लोड वगैरे करावया शिकवून पेशवे दरबारात फुले देण्याची नोकरी लावून दिली या कामात त्या तिघाही भावाने चांगला पैसा व लौकिक कमावल्यामुळे त्यांचे मूळचे गोरे हे आडनाव जाऊन त्याऐवजी लोक त्यांना फुले असे म्हणू लागले धर्मोद्धारक महात्म्याचा जन्म शटीबाचा धाकटा मुलगा गोविंदराव व सुनेचे नाव चिमनाबाई गोविंदरावांस राजाराम व ज्योतिराव असे दोन पुत्र झाले मातोश्री चिमनाबाई या साधवीच्या पोटी इसवी सन साली या धर्मोद्धारक महात्म्याचा जन्म झाला व गोविंदरावांनी या दिनाच्या ज्योतीचे नावही ज्योतिराव असेच ठेवले आणि हा महात्मा अवघ्या नऊ महिन्यांचाहून जमिनीवर रांगो खेळू लागला नाही तोच ज्योतिरावास राष्ट्रभूच्या हवाली करून चिमणाबाई स्वर्गलोकी निघून गेल्या त्यामुळे ज्योतिराव मातृप्रेमास व मातृशिक्षणास आसवले आणि तेव्हापासूनच जगातील नानावीध पिडा व संकटे या बालवीरावर कोसळून ती त्याच्या अंगवळणी पडली पुढे गोविंदरावांनी एका दाईकडून ज्योतिरावांची जोपासना करविली